अध्याय अठरावा भगवान वामनांचे प्रकट होऊन बलीच्या यज्ञशाळेत आगमन श्रीशुक म्हणतात जेव्हा ब्रम्हदेवांनी अशा प्रकारे शक्ती आणि लीलेची स्तुती केली तेव्हा जन्म मृत्यूरहित पितांबरधारी भगवान आदि समोर प्रकट झाले त्यांनी चार हातात शंख चक्र गदा पद्म धारण केले होते कमलदलाप्रमाणे त्यांचे आकर्ण नेत्र होते श्यामवर्ण अशा त्यांच्या श्रीमुखाची शोभा मकराकृती कुंडलांच्या कांतीने आणखी झळकत होती वक्षस्थळावर श्रीवतिन्ह हातांमध्ये कडी भुज्यांमध्ये बाजूबंद मस्तकावर किरीट कमरेला कमरपट्टा आणि पायांमध्ये सुंदर नुपूर झगमगत होते आपल्या वनमाल्याने भगवंत विराजमान झाले होते तिच्या चारी बाजूंना भुंगे गुंजारव करीत होते त्यांच्या कंठामध्ये कौस्तुभ मुनी शोभून दिसत होता भगवंतांनी अंगकांतेने प्रजापती कश्यपाच्या घरचा अंधकार नष्ट केला त्यावेळी दिशा प्रसन्न झाल्या नद्या आणि सरोवरांचे पाणी स्वच्छ झाले सर्व ऋतू एकाच वेळी आपापले गुण प्रकट करू लागले स्वर्ग लोक पृथ्वी देवता गायी ब्राह्मण आणि पर्वत या सर्वांच्या हृदयात आनंदाचा संचार झाला ज्यावेळी भगवंतांनी अवतार घेतला त्यावेळी भाद्रपद शुक्ल पक्षातील नक्षत्र सर्व नक्षत्रे आणि सूचित करीत होते परिक्षिता ज्या तिथीला भगवंतांचा जन्म झाला होता तिला विजया द्वादशी असे म्हणतात त्यावेळी सूर्य आकाशाच्या मध्यभागी होता त्यावेळी शंख ढोल मृदुंग ड नगारे इत्यादी वाद्येजू लागली या निरनिराळ्या वाद्यांचा आणि तुतार अप्सरा प्रसन्न होऊन नाचू लागल्या श्रेष्ठ गंधर्व गावू लागले मुनी देवता मनु पितर आणि अग्नी स्तुती करू लागले सिद्ध विद्याधर किमपुरुष किन्नर चारण यक्ष राक्षस पक्षी प्रमुख नागगण आणि देवतांचे अनुयायी नाचू गाऊ लागले तसेच खूप स्तुती करू लागले त्याचबरोबर त्यांनी आदितीच्या आश्रमावर पुष्पवर्षाव केला जेव्हा आदितीने आपल्या गर्भातून प्रकट झालेल्या परमात्म्याला पाहिले तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकित आणि परमानंदीत झाले प्रजापती कश्यपानी सुद्धा भगवंतांनी आपल्या योगमायेले शरीर धारण केलेले पाहून आश्चर्यचकित होऊन त्यांचा जय केला भगवान स्वतः अव्यक्त आणि चित स्वरूप आहेत त्यांनी जे अलंकारानी आणि आयुधाने शरीर शरीराने कश्यप आणिप्रमाणे वेश बटू वेशधारे ब्रम्हऱ्याचे रूप धारण केले भगवंतांची लीला आघाड आहे त्या वामन ब्रह्मचाऱ्याला पाहून महर्षीना अतिशय आनंद झाला त्यांनी कश्यप प्रजापतीना पुढे करून तकर्मादी संस्कार कर उपनयन संस्कार होता सूर्या ने गायत्री का उपदेश बृहस्पति यज्ञोपवीत कश्यपान मेखला दी पृथ्वी ने कृष्णाजीन मनाच स्वामी चंद्राने दंड माता आदि ने कौपीन कटीवस्त्र आकाशाने छत्र दि महाराज अविनाशी प्रभू ब्रम्हदेवाने कमंडलू सप्तर्षीनी कुश आणि सरस्वतीने रुद्राक्ष अर्पण केली अशा रीतीने जेव्हा वामनाचा उपनयन संस्कार झाला तेव्हा यक्षराज कुबेराने त्यांना भिक्षेचे पात्र दिले आणि सती जगत जननी साक्षात भगवती पार्वती देवीनी भिक्षा घातली अशा प्रकारे जेव्हा सर्व लोकांनी बटू वेशधारी भगवंतांचा सन्मान केला तेव्हा ते ब्रह्मर्षी भरलेल्या सभेत आपल्या ब्रम्हतेजामुळे अत्यंत शोभायमान दिसू लागले यानंतर भगवंतांनी स्थापन करून प्रज्वलित केलेल्या अग्नीचे कुशांनी परिसंमूहन आणि परिस्तरण करून पूजा केली आणि समीधानी हवन केले त्याचवेळी कीर्तिमान बली भृगूंच्या आदेशानुसार पुष्कळसे अश्वमेध यज्ञ करीत आहे असे ऐकून सर्व शक्तीनीयुक्त भगवान चालताना आपल्या भाराने पावला पावलाला पृथ्वीला नमवीत बज्ञ मंडपाकडे गेले नर्मदा नदीच्या उत्तर तटावर भृगुकच्छ नावाचे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे तेथेच भृगुवंशी ऋतुज ब्रेष्ठ यज्ञाचे अनुष्ठान करीत होते त्या लोकांनी लांबूनच भगवंतांना पाहिले तेव्हा त्यांना जणू साक्षात सूर्य चुगवला असे वाटले परीक्षिता वामनांच्या तेजाने ऋत्विज यजमान आणि सभासद असे सगळेच निश्चित झाले ते विचार करू लागले की यज्ञ पाहण्यासाठी सूर्य अग्नी किंवा सनत कुमार तर येत नाहीत नाण्याने भरलेला कमंडलू घेतलेल्या भगवान मामनाने अश्वमेध यज्ञाच्या मंडपात प्रवेश केला त्यांच्या कमरेला मुंजाची मेखला गळ्यात जानवे मृगाजीन आणि मस्तकावर जटा होत्या अशा प्रकारे आपल्या मायेने बुटक्या ब्राह्मण ब्रह्मचार्याच्या वेशात भगवंत आलेले पाहताच भृगू आपल्या शिष्यांसह त्यांच्या तेजाने निष्प्रभ झाले ते सर्वजण अग्नींसह उठून उभे राहिले आणि त्यांनी वामनांचे स्वागत केले भगवंतांच्या लहानशा रुपाला अनुरूप असेच त्यांचे सर्व अवयव लहान लहान अतिशय मनोहर आणि दर्शनीय होते त्यांना पाहून बलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने त्यांना आसन दिले नंतर वाणीने त्यांचे स्वागत करून पाल प्रक्षालन केले आणि अनासक्त महापुरुषांना सुद्धा अत्यंत मनोहर वाटणाऱ्या त्यांची पूजा केली देवादिदेव चंद्रमोळी भगवान शंकरांनी जे चरणामृत आपल्या मस्तकावर धारण केले होते तेच अत्यंत मंगल लोकांचे पापताप नाहीसे करणारे चरणामृत आज धर्मशील राजाने आपल्या मस्तकावर अत्यंत भक्तिभावाने धारण केले बली म्हणाला हे ब्राह्मण कुमार आपले स्वागत असो आपणास मी नमस्कार करतो मी आपली काय सेवा करू आर्य असे वाटते की आज ब्रह्मर्षींची तपश्चर्याच साकार होऊन माझ्यासमोर आली आहे आज आपण माझ्या घरी आलात त्यामुळे माझे पितर तृप्त झाले माझा वंश पवित्र झाला आणि हा यज्ञ सफल झाला हे ब्राह्मण कुमार आपले पाय धुतलेल्या पाण्याने माझी सर्व पापे धुतली गेली विधीपूर्वक यज्ञात दिलेल्या आहुतींनी अग्नी तृप्त झाले आणि आपल्या या लहान लहान चरणांच्या स्पर्शाने पृथ्वी ही पवित्र झाली हे सर्व ब्राह्मण कुमार असे वाटते की आपण काही मागण्यासाठी आला आहात आपल्याला गाय सोने सर्व सामग्रीने भरलेले घर पवित्र अन्न पाणी किंवा ब्राह्मण कन्या संपत्तींनी भरलेले गाव घोडे हत्ती रथ असे जे काही पाहिजे असेल ते सर्व माझ्याकडून मागून घ्या अध्याय अठरावा समाप्त